<laughs> वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग एकतीसावा अशा नाना रीतीने मनात त्या बुद्धिमंताने विचार करून ऐकताना मुधूर वाटेल असे बोल वैद्य उच्चारू लागले दशरथ नावाचा पदरी रथ हत्ती घोडे बाळगणारा पुण्यशील ईशवांकूची महान कीर्ती गाजवणारा महायशवंत राजा होता अहिंसेवर त्याची भक्ती होती मनाचा तो उदार दयाळू सत्याचरणी होता ईश्वकू अंशाचा प्रमुख ऐश्वर संपन्न आणि ऐश्वर वाढवणारा होता राजचिन्हाने तो युक्त असून विपुल संपत्ती असणारा राजश्रेष्ठ होता पृथ्वीच्या चारी दिशांच्या टोकाना तो सुप्रसिद्ध सुख देणारासा सुखी राजा होता त्याचा प्रिय ज्येष्ठ पुत्र चंद्रासारख्या कांतीचा मुख असणारा रामनामाचा विशेष ज्ञानी आणि सर्व धनुर्धाऱ्यात श्रेष्ठ स्वतःचा आचार रक्षिणारा स्वजनाचेही रक्षण करून जीवलोकाचे आणि धर्माचे रक्षण करणारा परंतप होता आपल्या सत्यव सत्यवचनीय वृद्ध पित्याच्या सांगण्यावरून तो वीर आपल्या पत्नीसह आणि भावासह वनात निघून गेला त्या महारण्यात तो मृगयमागे धावत असताना त्याने इच्छारूप खेणारे अनेक शूर राक्षस मारले जनस्थानातल्या राक्षसांना आणि खरदूषण या उभयताना रामाने मारल्याचे ऐकून रावणाने क्रोधाने जानकीचे अपहरण केले त्या करता मायेने हरणाच्या रूपाने त्याने वनात रामाला फसवले निर्दोष देवी सीतेचा शोध घेत असता रामाला वनात सुग्रीव नावाचा वानर मित्र म्हणून भेटला मग वालीचा वध करून शत्रुमर्दन रामाने वानरांचे राज्य महात्म्या सुग्रीवाला दिले सुग्रीवाने आज्ञा केल्यावरून इच्छारूप घेणारे वानर हजारोंच्या संख्येने त्या देवीचा सर्व दिशांना शोध करू लागले मी संपातीच्या सांगण्याने शंभर योजन लांबीचा समुद्रावरून त्याच विशालाक्षीला शोधण्याच्या उद्देशाने वेगाने उड्डाण केले तिथे रूप तिचा वर्ण कसा तिची चिन्हे कोणती हे राघवाकडून मला जे कळले होते तशी ती येथे मला सापडली एवढे बोलून तो वानश्रेष्ठ तेथेच थांबला जानकीही ते ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झाली मग सुंदर केस असलेली पण आता केस विस्कटलेली ती भित्री केस भुरवुरणारे आपले मुख वर करून त्या शिंशेपाव वृषा वृक्षाकडे पाहू लागली वानराचे ते बोलणे ऐकून आणि इकडे तिकडे सगळीकडे पाहत असताना सीतेला पराकष्ठेचा हर्ष वाटला आणि जीवाभावाने रामाचे स्मरण करीत ती बाजूला वरखाली पाहू लागली तेव्हा तिला तो विलक्षण बुद्धिमान वानर अमात्य वायुपुत्र उगवतेच्याकड उगवतेकडच्या पर्वतावर असलेल्या सूर्यासारखा दिसला सुंदरकांडाचा एकतीसावासर्ग समाप्तो